गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अर्थ अध्याय भागवतवा ओवी तीनशे संसार नाशाचे खरे कारण म्हणजे शिष्याची प्रज्ञाच होय तिचे बळ कायम असले कि संसार हा मृग जळवत होऊन जातो मी जे गुरु सांगेन म्हणतो ते मी आपल्या बुद्धीच्या निवडीप्रमाणे सांगणार आहे त्याचा ग्राह्यग्राह्य विचार करून ग्राह्याचा स्वीकार करावा व त्याज्याचा त्याग करावा तेच मी आता मराठी भाषेने सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐक त्याच्या योगाने शिष्याची ग्राहक शक्ती स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येईल आता त्या बुद्धीची लक्षणे दृष्टांताच्या रूपाने सांगतो सूप चाळण व म्हणजे चूल याप्रमाणे बुद्धीचा उपयोग करावा चालणीमध्ये जे जे पडते त्यातील खरे सूक्ष्म तत्व खाली सांडते आणि गुणदोषांचे खडे मात्र तिच्या पोटात राहतात व खडबड करीत असतात अशा स्थितीचा त्याग करावा तसे न केल्यास म्हणजे गुणदोषांचे खडे पोटात ठेवल्यास स्वार्थाची निश्चित हानी होईल पण सुपाची स्थिती निराळी असते भूस कोंडा अथवा कचरा वगैरे ते टाकून देते आणि बीज आपल्या पोटात धरून ठेवते स्वतः वैराग्याने तापणे व आपल्या गुणांनी अपक्वाला परिपक्व करणे हा स्वभाव चुलीचा होय हे वीरवरिया वर्या अशा प्रकारे या दोन्ही तीनही स्थिती निश्चय करून धारण कराव्यात म्हणजे हातच्या अर्षाप्रमाणे परमार्थ ही आपोआप हाती येतो यदूला तो, तो ब्राह्मण म्हणाला मी जे लक्षण सांगितले त्यावर लक्ष ठेवून नीट ऐकत राहा ज्याचा जो जो गुण मी घेतला तो मी गुरु केला यामुळे माझे गुरु अगणित झाले ते इतके कि सारे जग गुरुंनीच भरलेले मला दिसत आहे ज्याचा मी गुण घेतला तो सहजच माझा गुरु झाला पण ज्याच्यातील दोष पाहून मी त्याग केला तोही पण माझा गुरुच झाला अशा रीतीने गुणग्रहण आणि दोषत्याग या दोन्हीतील समान भावाने दोघांकडेही गुरुपणा चाला राजा आता तू सुद्धा विचार करून पहा म्हणजे तुलाही सारे जग गुरुमय दिसेल अशा रीतीने सावकाश पाहिले असता सारे जगच गुरु दिसू लागते हेच साधन ज्याच्यापाशी असते तोच परमार्थाला साधतो असे हे अचाट सांगितलेले ऐकून तुला मोठे कचाट अवघड वाटेल या करता श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून मी ज्यांना गुरु मानले त्यापैकी मुख्य मुख्य सांगतो ते ऐक माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मदमाशी, हत्ती मध मद गोळा करणारा हरिण मासा पिंगला टिटवी बालक कुमारी बाण तयार करणारा साप कोळी म्हणजे कीटक आणि कुंभारमाशी माझे सारे गुरु सांगतो त्यांच्या संख्येचे प्रमाण चोवीस आहे त्यांची नावे मी सावकाशपणे सांगतो ती तू ऐक पृथ्वी वायू आकाश अग्नी जल चंद्र आणि सातवा तो सूर्य आठवा कपोत तोही ऐकून ठेव अजगर समुद्र पतंग मदमाशी, हत्ती भुंग हरिण मासा पिंगला नावाची वेश्या टिटवी आणि मूल कुमारी बाण करणारा लोहार सर्प कांतडी कुंभारिण माशी इतके मिळून चोवीस गुरु होत पंचवीसावे तत्व हे परब्रह्म ते प्राप्त होण्यासाठी या चोवीस गुरूंची उपासना केली पाहिजे विचाराच्या युक्तीने व आत्मबुद्धीने या गुरूंचे भजन करावे आत्मज्ञान हृदयात नीटपणे ठसावे म्हणून आत्मविचाराने गुरुत्व देऊन आत्महिता करता त्यास मी गुरु करून घेतले कोणत्या युक्तीने कोणत्या विचाराने कोणत्या गुणासाठी कोणता गुरु केला तोही माझा निश्चय सविस्तर ऐक राजन मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली हे निर्मल विवेक चक्रवर्ती राज राजेश्वरा गुरुंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली शिकलो आणि मग विकल्पाची भ्रांती सोडून देऊन आत्मस्थितीला पोचलो हे वीरवर ययातीनंदन मी ज्याच्याकडून ज्या प्रकारे जे काही शिकलो आहे ते सर्व तुला सांगतो ऐक नहुषाचा पुत्र ययाती ययायातीचा पुत्र यदू या वंश परंपरेने यदूला नंदन असे म्हणतात म्हणून अवधूत म्हणाले हे नाहुषपुत्रा पुरुषसिंहा आता गुरूंची लक्षणे सांगतो तर हे चतुरा ती तू श्रवण कर ज्या गुरूचा जो जो गुण होता तो तोच मी निश्चितपणे शिकलो ते कसे ते मी सारे सांगतो हे राजा ते नीट लक्ष देऊन ऐक ते गुरुंचे लक्षण ऐकण्यासाठी यदुने साऱ्या अंगाचे कान केले आणि अर्थामध्ये मन घालून तो लक्ष देऊन ऐकू लागला शब्द मागे टाकून तो शब्दांच्या अर्थामध्येच शिरत होता सर्व विकल्प सोडून मग्न झालेला तो राजा जो जो विषय ऐके तो तो अंगाने तद्रुपच होत असे पृथ्वी मी क्षमा शिकलो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 या करता खरोखर साधकाचा अंगीती अवश्य असली पाहिजे म्हणून प्रथमत त्या शांती करता मी पृथ्वी हा गुरु केला तीन प्रकारे गुरु आहे पर्वत पक्ष आणि तिहीचे गुण देहामध्ये धारण केल्यामुळे पृथ्वीकडे गुरुपणा आलेला आहे अंतर करणे ती शांती आणि बाह्यंद्रिय निग्रह करणे ती दांती होय द्वंद्वसहिष्णुता ती क्षांती होय म्हणून शांती हा गुण संपादनासाठी पृथ्वीला मी गुरु केले अनेक प्रकारचे प्राणी ही पृथ्वी माझी माझी म्हणून तिला झोंबत असतात आणि आपापल्या वृत्तीप्रमाणे व्यवहाराप्रमाणे तिचे अनेक प्रकारांनी तुकडे तुकडे करीत असतात परंतु त्या जीवांचे निरनिराळे व्यापार पृथ्वी आपण होऊन चालवीत असते पण आपली एकात्मता न मोडता ती सदा सर्वदा अखंडच असते असे समज तसेच योग्यांचे लक्षण असते तो जरी भिन्न भिन्न कर्म करू लागला तरी वृत्ती सदा सर्वदा अखंड दंडायमान म्हणजे एकरूपच असते देह हा प्रारब्ध योगाने चालतो आणि जीव हेही प्रारब्धाप्रमाणेच वागत असतात हे लक्षात आणून प्रत्येक जीवात आपलाच आत्मा भरलेला आहे अशी जे भावना धरतात त्या साधकांना द्वदवाची बाधा होत नाही जे येथे जीवांनी पृथ्वीची पूजा केली किंवा मलमूत्रोत्सर्ग करून गांजिली तरी तिला हर्षही होत नाही किंवा वाईटही वाटत नाही आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चळ असते सर्व प्राणी मात्र पृथ्वीपासून उत्पन्न झालेले आहेत त्यांनी आपल्या बऱ्या वाईट कृतीने पृथ्वीची पूजाही केली नाही किंवा तिला छळलेही नाही तर ऐक्य भावामुळे द्वंद्व भावाला मुकून ती निजरूपाने निश्चळच होऊन राहते त्याचप्रमाणे योगी ही प्राणीमात्रांच्या भिन्न भिन्न स्वभावामुळे भीत नाही सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची निजात्म भावना असल्यामुळे विषमाच्या ठिकाणी अद्भुत शांती सांगतो ऐक तीच शांती साधुसंतांनी धरल्यामुळे ते भगवत भक्तीला प्राप्त झाले पृथ्वीवर अग्नी पेटवून तिला जाळली किंवा नांगर घालून तिला फाळली अथवा लाथा मारून तिला तुडवली किंवा जीवांनी तिला तोडली व जोडली तरी पृथ्वी तो अपराध मनात न आणता त्या प्राण्यांवर तत्काळ प्रसन्नच होते आणि तेथेच नाना प्रकारची पिके पिकवून प्राणी मात्रांना तृप्त करून सोडते अशा प्रकारच्या निजात्म शांतीसाठी मी पृथ्वीला गुरु करून घेतले हे भाग्यवंत राजा अशी शांतीची अभिनव स्थिती ऐकून घे हे पहा एकाने दुसऱ्याचा अपराध केला आणि दुसऱ्याने सहन करून घेतला म्हणजे शस्त्र ही तो गोड करून सोडतो आणि त्याला पिळले कडवले म्हणजे त्याचा अपकार करणाऱ्यांना तर तो उत्कृष्ट स्वादच देतो त्याप्रमाणे स्वतः दुसऱ्याचा अपराध सहन करून त्याचे हित करू लागावयाचे हीच जगातील खरी खरी व निर्दन करून परोपकारी पर पर्वतांपासून पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसऱ्याच्या हितासाठीच असतात किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधुपुरुषाने त्यांचे शिष्यत्व पद त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे पृथ्वीपासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनाही मी गुरु केले आणि त्यांच्यापासून जे जे शिकलो तेही आता ऐक रत्नादी पदार्थांचा पर्वत जो संग्रह करून ठेवतो तो केवळ परोपकारा करताच असतो गवत पाणी किंवा दुसरे अनेक पदार्थ तो केवळ परोपकारा करताच बाळगतो तो कोणाला या म्हणत नाही व नकोही म्हणत नाही किंवा कोणाला उभून बाहेर घालवित नाही याचकाची जी इच्छा असेल ती परोपकार बुद्धीने तो पुरी करीत असतो ग्रीष्म ऋतू संपला की त्याच्यावरील तृणधान्य वगैरे सर्व संपून जाते पण पर्वत देताना काही मागे सरत नाही म्हणून परमेश्वरही लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो दाता जो जो उल्ह देऊ लागतो तो तो जगन्नाथ त्याला पुरवठा करीतच असतो मनात विकल्प ठेवला नाही तर अच्छुत भगवान अनिवार देणारा आहे हे खरे वाटत नाही म्हणूनच त्यांना दारिद्र्य भोगावे लागते त्याप्रमाणे पर्वताची उत्पत्ती फक्त परोपकारा करताच आहे परोपकारा वाचून दुसरी कल्पनाच त्याच्या मनाला माहीत नाही साधकाला खरोखर त्या पर्वतासारखे औदार्य पाहिजे कायेने वाचेने आणि मनाने सर्वस्व नाही उल्हासच वाटला पाहिजे नेहमी कोट्यावधी लाभांवर लाथ मारूनही उपकार करण्याविषयी नेहमी तयार असावे परमार्थाची खरी इच्छा असणारा साधक समोर आलेला प्रत्यक्ष स्वार्थ सोडून परोपकारा करता अवघड संकटातही उडी घालतो मूर्तीमंत उपकार या उपकारी होऊन राहतो अंगच्या गोडपणाने सर्वांवर उपकार करतो त्याचप्रमाणे योगीही संसारामध्ये राहून गोड वर्तनाने परोपकार करीत असतो पर्वतातून जसे झरे निघत असतात त्याप्रमाणे त्याच्यापासून उपकाराचे पाजर फुटून ते निरंतर सोडून देऊन पर्वत एकांतात उपकार करीत राहतो आणि धैर्य वृत्तीच्या निर्धाराने तो उपकाराची साक्षात मूर्तीच बनून राहतो खरोखर उपकार परोपकारासाठी पर्वताला गुरु केले आता वृक्षापासून काय शिकण्यासारखे असते तेही आई सर्वांगाने सर्वोपरी सर्व काळ आणि सर्वत्र सर्वांच्या पराधीनत असावे हेच मी वृक्षापाशी शिकलो वृक्ष ज्याने लावलेला असतो त्याच्याच तो अधीन असतो असे नाही तर त्याला तोडावयाला जो तयार होतो त्याच्याही तो, तो अधीनच असतो त्याचप्रमाणे योग्याला पालखीत बसवले तर तो त्यांच्या अधीन होतो किंवा कोणी सुळावर द्यावयाला चालवले तरी तो त्यांच्याही आज्ञेत चालत असतो देहाची अहंता सोडून दिल्यामुळे असे समजून सर्वांच्या बोलण्याप्रमाणे तो वागतो सारे आहे ते मीच आहे असे समजून तो साधका बाधका लक्ष न देता त्याच्या आज्ञेत राहून संतोषाने वागत असतो सुख दुःख म्हणून जे जे प्राप्त होईल ते, ते प्राधीन असते सारे लोक हाच आपला आत्मा असे समजून तो पराधीन होऊन वागत असतो सर्व लोकांमध्ये आपला आत्मा आहे असे पाहू लागल्या बरोबर पराधीनता सहज प्राप्त होते हीच परात्मता खरोखर मी वृक्षापासून शिकलो वृक्षापासून आणखी एक गुण शिकलो तो कोणता तर अतिथीचे पूजन करणे तेही नीट लक्ष देऊन श्रवण कर वृक्षाशी अतिथी आला तर तो त्याला कधीच नाही ना तरी देतोच वृक्षाचा जो प्रतिपाळ करतो त्याला किंवा जो मुळात घाव घालतो त्याला त्या दोघांनाही सारख्याच रीतीने पुष्पांनी आणि फळांनी तो संतुष्ट करतो वृक्ष ज्याप्रमाणे मुळासह वर्तमान सगळाच्या सगळा अतिथी प्रित्यर्थच देह खर्ची घालून सार्थक्य करून घेतो त्याचप्रमाणे साधू ही चित्त वित्त देह आणि शब्द सारेच अतिथीला अर्पण करून संतुष्ट करतो अतिथीला परांगमुख होऊ द्यावयाचे नाही हाच साधू अलौकिक गुण असतो तो त्याला अन्न द्रव्य पाणी इत्यादी मोठ्या आनंदाने देत असतो याचक मागावयास आला असता सर्वस्व द्यावे लागले तरी देऊन त्याला विनमुख जाऊ द्यावयाचे नाही हे विचाराने आणि आत्मबुद्धीने मी वृक्षापाशी शिकलो अशा प्रकारे पृथ्वी ही माझी गुरु झाली आता दुसरा गुरुपणा वायूकडे आला त्यापासून जे जे ग्रहण करावेसे वाटले तेही राजा ऐक वायूला जे गुरुत्व आले आहे ते दोन प्रकारांनी असे समज एक प्राणवायूच्या द्वाराने आणि दुसरे बाह्यवायूच्या द्वाराने प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत थोडक्यात ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही हे पहावे प्राणाप्रमाणे जो विषयाची आसक्ती धरित नाही किंवा विषयसेवन केल्यावरही प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे त्याला अहंकार उत्पन्न होत नाही प्राण्याच्या उत्पन्न होते तिच्यामुळे प्राण क्षुब होतो त्यामुळे काया वाचा मन व वा इंद्रियही विगलित होतात त्या प्राणाच्या रक्षणापुरता कसलाही का आहार मिळेना तो गोड आहे किंवा नाही याचा खरोखर प्राण काही विचार करीत नाही याप्रमाणे योगी असतो तोही देहाचा अभिमान बाळगीत नाही तो विषय सेवन करतो पण त्याला त्याची आसक्ती तोंडाला कोंडा मिळव की मांडा मिळव पण तो त्याला जिभेचा अंकित होऊ देत नाही ज्ञानधारणा धळू नये इंद्रिये विकल होऊ नयेत अशा व धैर्याने तो आहार सेवन करतो प्राणामुळेच इंद्रिय सशक्त राहतात प्राणाच्या योगानेच देह चालतो पण देह कर्माला प्राण लिप्त होत नाही तो अलिप्तपणानेच वागत असतो त्या प्राणाप्रमाणेच योग्याची स्थिती असते सर्व करूनही त्याची कोठेच आसक्ती नसते म्हणून देहस्थितीचा त्याला स्पर्श होत नाही ब्रम्माधिकांचे देह चांगले म्हणून त्यांचे पालन करावे आणि दुकरासारख्यांचे देह नीच म्हणून त्यात शिरुच नये असा विटाळ प्राण हा दयाळू आणि समदृष्टी असल्यामुळे मानित नाही त्याचप्रमाणे योग्याचा मनोधर्म हे कर्म उंच आहे किंवा नीच आहे ही भावनास धरीत नाही त्याची भावना सर्वत्र सम असल्यामुळे तो हा उत्तम व हा अधम हे मनातच आणीत नाही राजाचा देह आवडीने प्रतिपाळ करावा आणि भिकाऱ्याचा देह सोडून द्यावा असा कुढा भाव प्राणाचा प्रत नाही असूनही प्राण हा आपला एकपणा सोडित नाही त्याचप्रमाणे उंच नीच वर्णावर्ण पाहून किंवा उत्तम अधम इत्यादी गुणा व गुण पाहून योगी आपला सर्वत्र समभाव कधीच सोडत नाही प्राण हा खरोखरची वायू अनेक गुणधर्मांच्या पदार्थावर जातो पण कोठेही आसक्त होत नाही कि कोणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्माच्या विषयांकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यास वास वाहून तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या अधिव्याधी तहान भूक इत्यादी सहन करावे परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे वायूपासून अल्पसंतुष्टता इतरांचे गुणदोष न पाहणे व न घेणे आणि अलिप्त असणे हे गुण घ्यावेत चतुरपुरुषाने या वायूप्रमाणे दुहेरी ऐक्यता साधली पाहिजे अंतर्बाह्य नेहमी सारखे ऐक्यभावाने वागावे आतापर्यंत प्राणवृत्तीची सारी लक्षणे तुला सांगितली आता बाह्य वायूची लक्षणे ही नीट लक्ष देऊन ऐक वायू हा सर्वांना स्पर्श करून जातो पण कोठेच अडकून राहत नाही त्याचप्रमाणे योगीही विषय सेवन करीत असता कोठेचोशांच्या आसक्तीने त्याच्या ज्ञानाचा कधीच बिघाड होत नाही वस्त्र चंदन स्त्री किंवा सुगंधी पुष्पांच्या माळा इत्यादी विलासांचा उपभोग तो घेत असला तरी वायू जसा जाळ्यात अडकत नाही त्याप्रमाणेच योगी ही विषयांपासून अलिप्तच असतो ज्याप्रमाणे वाऱ्याने जाळे उडत असते परंतु वारा काही जाळ्यात सापडत नाही त्याप्रमाणे कितीही भोग भोगले तरी योगी त्या भोगात अडकत नाही वाहत असणाऱ्या वायूला कोट्यवधी सुगंध येऊन मिठी घालीत पण पोटात त्यांची आसक्ती न धरता तो तत्काल त्यांना सोडून पुढे चालता होतो त्याप्रमाणेच आत्मस्वरूपाने ही सर्व देहांमध्ये शिरलेला असतो त्यामुळे त्या त्या देहाच्या गुणाचा आश्रय घेत असतो ज्याप्रमाणे सुगंधावर वारा लोळत असतो तरी तो त्या सुगंधाला शिवत नाही त्याप्रमाणे आत्मदृष्टीच्या सामर्थ्याने तो देहाच्या गुणांना लिगटत नाही हे परिपूर्ण आत्मस्थिती राजा तुला सांगतो ऐक ज्याप्रमाणे आकाश हे सर्व पदार्थांपासून अलिप्त असल्याची प्रचिती येते त्याप्रमाणे ही स्थिती आहे आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरात अलिप्त असते त्याचप्रमाणे साधकाने आपण ब्रम्ह स्वरूपाने सर्वत्र अधिष्ठान रूपात व्यापून असलो तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत ही भावना आकाशापासून शिकावी आकाश हे निर्मळ अभेद्य अलिप्त आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे म्हणून आकाशाला मी गुरुत्व दिले ते विषमात असून सम संघात असून भेद केला तरी त्याचा अभेद मोडत नाही म्हणून आकाशाला गुरु केले आहे सापाचे आणि मुंगुसाचे वैर आहे पण दोघांच्याही हृदयामध्ये आकाश हे आहेच वैर आणि निर्वैर हे आकाशाला ठाऊक नाही योग्याची स्थिती पण तशीच असली पाहिजे त्या आकाशाच्या दृष्टांताने योगीही आपल्या परिपूर्ण व्यापकत्वाने ब्रह्म या भावने पाहत असतो ब्रह्म समन्वयाने पाहू लागले म्हणजे स्थावर जंगमाच्या ठिकाणी आपणच भरून राहलो आहो आपल्याशिवाय एक तिळभरही कमी जास्त जागा नाही असे त्यास दिसू लागते आकाश साऱ्या पदार्थात असतेच पण ते सर्वांना काही दिसत नाही त्याप्रमाणे योगी ही दृश्य आणि द्रष्टा याचा पलीकडील स्थितीत सर्वत्र असतो बरची भाल्याने काही आकाशाला भोग पडत नाही किंवा वणवयाच्या जाळाने ते जळत नाही ते ज्वाळांपासून वेगळे नसताही जसा जशाच्या तसे टवटवीत असते त्याप्रमाणे योग्यालाही सारी द्वंद्वे कोणत्याही काली बाधू शकत नाही द्वंद्वा वेगळे न होताच त्याचे स्वरूप शोभत असते योग्याला तोडावा म्हणून त्याच्यावर लवकर लवकर शस्त्रांचे भारे जरी टाकले तरी त्या शस्त्रांमध्ये तो आपणालाच पाहतो त्यामुळे आकाशाला जसे घाव लागत नाहीत त्याप्रमाणे त्यालाही ते घाव लागत नाहीत जे जे द्वंद्व त्याला बाधा करावायला येते ते आपलेच स्वरूप आहे असे त्याला वाटते त्यामुळे सहजच भावाला मुकून अबाधित असे निजरूप शिल्लक राहते आकाश हे डोहात बुडल्यासारखे दिसते पण ते काही पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे योगी हा सर्व देहात असूनही अलिप्त असतो आकाशाला चिखल सारवा गेले तर तो आकाशाला न लागता लावू जाणारालाच चिखलाने माखतो तद्वत योग्याला दोषी असे म्हणतो त्या म्हणणाऱ्याला मात्र दोष लागतो आकाश हे लोकांमध्येच असून लोकांच्या घर्षणाने ते कधी मळत नाही त्याप्रमाणे योगीही सारी कर्मे करून कर्मठपणाने कधी मलिन होत नाही मोठे मध्ये आकाश बांधावयास गेले तर चारही पद रिकामे मात्र पडतात त्याप्रमाणे कर्माने योग्याला बद्ध करू लागले तर ते कर्म निष्कर्मच होऊन जाते घटामध्ये आकाश असते त्याला घटाकाश असे म्हणतात वास्तविक पाहू गेले असता घटाच्या आतून आणि बाहेरूनही आकाश परिपूर्ण भरलेलेच असते त्याप्रमाणे आत्मा हा देहात आहे असे म्हणतात परंतु तो देहाच्या बाहेरही असतो देह हा जागच्या जागी मिथ्या असून चैतन्य स्वरूप मात्र परिपूर्ण आहे तेज पाणी पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वाऱ्याने ढकललेले ढग धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणार्या देहाशापासून पृथ्वीवरच्या धुळीने आकाश काही गडूळ होत नाही पाण्याच्या योगाने ते पाघळत नाही अग्नीच्या ज्वाळांनी ते जळत नाही किंवा वायूच्या बळाने ते उडतही नाही कडकडून अभ्रे आली म्हणजे आकाश झाकून जाते पण त्यातील कोणालाही ते स्पर्श करीत नाही ते अलिप्तपणाच्या सामर्थ्याने जसेच्या तसे असते त्याचप्रमाणे योगीही आत्मस्वरूपाच्या समरसतेत असताना काळाने निर्माण केलेल्या गुणांना वश होत नाही काळाचे सामर्थ्य फार थोर हो आहे तो देहाला जरामरण आणतो पण योगी हा स्वतः देहातीत असल्यामुळे तो जन्ममरण पाहत नाही स्वप्नात चिंतामणी सापडला आणि तो लागलाच एखाद्या अंधेऱ्या विहिरीत पडला तर जागा झाल्यावर मोठी हानी झाली असे तो म्हणत नाही त्याप्रमाणेच योग्याला खाऊन टाकणारा जो काळ तो सुद्धा योग्याच्या चरणाचे वंदन करतो कारण योगी हा काळाचाही आत्मा असल्या तो स्वतःच काळाचा महाकाळ असतो वीज आकाशामध्ये कडकडाट करून आपल्या तेजाने आकाशाला प्रकाशित करते पण आकाश तिच्या आत व बाहेर असूनही तिला लिप्त होत नाही त्याचप्रमाणे शिवत नाही हे लक्षात ठेव कारण तो स्वतः शुद्ध ज्ञान स्वरूपच असतो म्हणून तो वृत्ती ज्ञान घेत नाही सूर्याचा उदय झाला म्हणजे दिव्याच्या प्रकाशाचा काही उपयोग नाही त्याप्रमाणे सहज ज्ञान हाती आल्यावर वृत्ती ज्ञानाला कोण विचारतो सत्वाने ज्ञान उत्पन्न झालेले असते तेही तो आवडीने घेत नाही किंवा रजोगुण खवळला तरी त्याला कर्मटपणा येत नाही किंवा तमोगुणाच्या मुळे तो क्रोध मोहालाही वश होत नाही तो ज्ञानाच्या कल्लोळाने व आत्मानंदाने आपोआप गुणातीतच झालेला असतो अवधूत म्हणाला राजकुमारा यदुवीरा आता उदकाकडे गुरुपण कसे आले ती लक्षणे नीट लक्ष देऊन श्रवण कर जसे पाणी स्वभावतः स्वच्छ स्निग्ध मधुर आणि पवित्र करणारे असते तसे तीर्थांचे दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी सुद्धा लोक पवित्र होतात त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावतः शुद्ध प्रेमळ मधुरभाषी आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात पाण्यापासून शुद्धता उदकाची लक्षणे पाहिली तर ते स्वभाव असते आणि कोमल असेच लागते प्राण्यांनी पवित्र व्हावे म्हणूनच तीर्थाच्या ठिकाणी पवित्रता असते योग्याच्या अंगामध्येही रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत मळलेल्या अंगाने जे जे कोणी उदकात शिरतात त्यांना त्यांना ते आपल्या स्वभाव धर्मानेच करून सोडते परंतु मी या सर्वांचे मळ धून काढले असा अहम भाव ते धरीत नाही त्याप्रमाणे योगीही केवळ भक्तीने भजनी लागलेल्या भाविक लोकांचे कलिकाळजन्य पातकांचा नाश करूनही गुरुत्वाची आढ्यता धरीत नाहीत त्याला जो जो कोण भेटतो त्याच्याशी त्याची वागणूक इतकी कोमल असते कि त्याचा मातेचे पंख किंवा जीवांना जसे जीवन तशी त्यांची सर्वांची मृदुलता उदक हे वरवरचा मळ धुवून काढते पण योगी हा आतील व बाहेरील दोष धुवून काढून अंतर बाह्य शुद्ध करतो उदक हे एक वेळ सुखी करते पण योगी हा सर्व सुख देणारा असतो उदकाचे सुख ते किती क्षणभरानंतर लगेच पुन्हा तहान लागते परंतु योगी आत्मानंदाने असा काही तृप्त करून सोडतो कि पुन्हा त्या सुखात व्यत्यय म्हणून येत नाही उदकाची गोडी फक्त जिव्हेलाच असते पण योग्याची गोडी पाहू तर ते साऱ्याच इंद्रियांना तृप्त करून सोडते योग्याची गोडी एकदा लागली की त्याच्या पुढे अमृताची रुची सुद्धा कमीच वाटू लागते ती एका अर्ध्या घटकेत ब्रम्हदेवाची किंवा इंद्राची पदे सुद्धा कप पदार्थ करून सोडते उन्हाने तप्त झालेले लोक उदकापाशी आले असता उदक आपल्या स्पर्शानेच त्यांना गार करून सोडते योग्याची स्थितीही तशीच आहे तोही आपल्या स्पर्शाने सर्वांचा ताप दूर करतो उदकाने ज्याला शांत केलेले असते त्याला पुन्हा ताप हा होतोच परंतु योगी कृपा करून ज्याला स्पर्श करतो तो त्रिविधात ताप म्हणून होत नाही तो त्या निवालेपणाने भिजून जाऊन स्वानुभवाने डुलत राहतो मेघाच्या मुखातून उदकाचे अधपतन होते आणि त्या, -त्या त्याच्या खालती येण्याने सारे लोक शांत होऊन त्यांना अन्नदानही मिळते त्याप्रमाणे योग्याचे खालती येणे म्हणजे या लोकात जन्म घेणे असते ते एवढ्या करतात की श्रवण कीर्तनाने लोक तृप्त करावेत आणि आत्मज्ञानाने त्यांचा उद्धार करावा परजन्याचे उदक पाहताच ज्याप्रमाणे सर्व लोक आनंदयुक्त होतात किंवा गंगाधिकांच्या दर्शनाने जसे पातकाचे क्षालन होते त्याप्रमाणे योग्याचे दर्शनही भाग्याशिवाय होत नाही ज्याच्या चरणाचे जो दर्शन घेतो तो भवरोगापासून मुक्त होतो त्याचे दर्शन किंवा स्पर्शन न घडेल तर त्याचे नामस्मरण करावे म्हणजे तेवढ्यानेही ते नाम संसाराचे मूळ छेदून टाकील भगवंताचे कीर्तन करावयाचे सोडून देऊन भक्ताचे नामस्मरण केल्याने संसारबंधन कसे तुटेल असे मात्र कधीच म्हणू नकोस खरे म्हटले तर देवाला मुळी नामच नाही भक्तांनी त्याची प्रतिष्ठा करून नामरूपादी सारे विलास त्याला अर्पण केले अशी भक्तांनीच देवाची प्रतिष्ठा वाढवली आणि वैकुंठात आणून त्याला बसवले असा भक्ताच्या उपकाराने तो वाकून गेल्यामुळेच त्याच्या आज्ञेत वागतो देव भक्ताच्या वचनाप्रमाणे धड नर नव्हे व धड सिंहई नव्हे असे स्वरूप धारण करून खांबा प्रकट झाला आणि त्याने भक्ताचा शब्द खरा केला अत्ता सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहेच की तो ज्ञानानंद घेव आपल्या दासाच्या वचनासाठी पाषाणाच्या प्रतिमेकोर होऊन त्या उपकाराने तो वाकून जातो म्हणून भक्तांचे वचन त्याला मोडवत नाही भक्ताच्या पांगेमुळे देव पांगला होतो म्हणून भक्तांचे नाव जेथे घेतले जाते तेथे देवाला अवश्य धावून जावे लागते भक्ताच्या उपकाराचे उतराई करता, त्याला त्वरित पावावे लागते म्हणून भक्तांचे नाम घेतले तरी सुद्धा संसार बंधन व्यथा नाहीशी होऊन जाते असे सांगताना अवधूताचेही प्रेम अनावर झाले यानंतरचा गुरु अग्नि आहे त्याचीही लक्षणे सांगतो ती कानाला आणि मनाला एक करून अगदी सावधानपणे ऐक असे अवधूत म्हणाला दुसऱ्या तेजाने पराभूत न होणारा सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊन सुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा तपश्चर्याने दैदिप्यमान मन इंद्रियांकडून पराभूत न होणारा संग्रह न करणारा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिय यांना त्यांचा दोष लागू देत नाही अग्नी आपल्या स्वयंभू तेजाने दैदिप्यमान असतो त्याला प्रत्यक्ष हातात धरवत नाही पण तोच अग्नी प्रत्येकाच्या पोटात साठलेला असून तो आपल्या तेजाने सारे भक्षण करून टाकतो त्याचप्रमाणे योगी हि भगवत असल्यामुळे देवादिकांना सुद्धा त्याला धरण्याचे सामर्थ्य नसते खैराचे निखारे जसे हातात धरवत नाहीत त्याचप्रमाणे योगी ही धरावयाला अतिशय कठीण आहे गुणांसह वर्तमान मायेचा व्यवहार सुद्धा त्याला आवरण्याला समर्थ नाही अग्नीला ज्याप्रमाणे मुख हेच एक पात्र असते त्याप्रमाणे योगाचे पात्र म्हणजे एक उदर मात्र काही विशिष्ट ठेवाठेवणी झाल्यास त्याच्या संग्रही दुसरे पात्रच नसते अग्नी जे जे सेवन करतो त्याला जाळून आपल्यासारखेच करून टाकतो अशाच रीतीने योगी सारे भक्षण करतो पण मलीन तेला शिवतही नाही सुगंधी चंदनकाष्ट असो कि दुर्गंध दुसरे लाकूड असो कडुनिंबाचे लाकूड असो कि गोडाचे अग्निहाखेच करून टाकतो त्याप्रमाणे योगी ज्या वस्तूचा स्वीकार करतो तिच्याकडे तो प्रथम आत्मदृष्टीने पाहतो त्यातील दोष बाहेर घालवून मग त्या पदार्थाचा आत्मभावाने स्वीकार करतो जे भोग्य ते भोगावयाला जातो तेथे तो आत्मप्रती पाहतो त्यामुळे अग्निमुखाने त्याप्रमाणे योगी जे काही अल्पस्वल्प सेवन करतो ते परमपवित्रच होऊन जाते अग्नीच्या मुखाने यज्ञ घडतो आणि त्या कर्माने स्वर्ग प्राप्त होतो पण योगाच्या मुखात जे पडते त्याने आत्मपदस प्राप्त होते राजा अग्नीचे आणखी एक लक्षण आहे तेही लक्ष देऊन ऐक तेच साधकाचे साधन व सिद्धाचे लक्षण होय अग्नि लाकडात गुप्त असतो पण कल्याण याजकांसाठी यज्ञकुंडात प्रकट असतो सर्वांकडून हवीर द्रव्य घेऊन त्यांचे भूत पाप नाहीसे करतो त्याचप्रमाणे सिद्ध बहुदा एकांतात अप्रकट असतो पण मुमुक्षुंसाठी त्यांच्या जवळ राहतो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर टाकतो अग्नी आत ते यज्ञशाळेमध्ये त्याला प्रज्वलित करून याज्ञिक लोक मोठा यज्ञही करतात उपासकाच्या मनात जी भावना असते ते श्रेय अग्नी त्याला उत्पन्न करून देतो आणि पूर्वोत्तर सर्व पातके जाळून टाकून हवी ग्रहण करतो तशीच योग्याची लीला ही भाविकांच्या नेत्रांना प्रकट दिसते एखाद्यापासून तो अगदी गुप्तच होऊन असतो पाहू गेले तर मुळीच दृष्टीच पडत नाही